अध्याय दोनशे सत्तावीसावा इंद्र व बली यांचा संवाद कालसामर्थ्य वर्णन युधिष्ठिर म्हणाला हे भरतकुलश्रेष्ठ पितामहा माझ्या शंकांची उत्तरे उत्कृष्ट प्रकारे सांगणारे आपणच आहात यास्तव मी आपणाला पुनः विचारतो राजन बांधवांचा अथवा राज्याचा नाश होऊन मनुष्यावर भयंकर संकट कोसळले म्हणजे त्या स्थितीत त्याला श्रेयस्कर असे काय असते हे मला कृपा करून सांगा भीष्म म्हणाले हे राजा स्त्री स्त्रीपुत्राधिकांचा वियोग घडला व द्रव्याचा आणि सुखाचा नाश होऊन भयंकर संकट ओढवले तर तशा स्थितीत धैर्य हेच श्रेयस्कर होय सदैव धैर्य संपन्न असणाऱ्या पुरुषाच्या शरीराचा नाश होत नाही त्याचा शोक सहजच नष्ट होतो तो उत्कृष्ट प्रकारे निरोगी असतो आणि शरीर आरोग्य आरोग्यसंपन्न असल्यामुळे त्याला पुनरपी पूर्व पूर्ववैभव प्राप्त होते बा युधिष्ठिरा जो मनुष्य सात्विक वृत्तीचा आश्रय करून असतो त्याच्याच ठिकाणी सामर्थ्य धैर्य आणि क्रियाशक्तीही असतात युधिष्ठिरा या संबंधानेही बली आणि इंद्र याज यामध्ये झालेला एक प्राचीन इतिहास म्हणून सांगत असतात तो असा पूर्वी देव व दैत्य यामध्ये संग्राम होऊन दानवांचा संहार झाला तेव्हा श्री विष्णूने त्रैलोक्या के आक्रमण केले इंद्रदेवाचा राजा झाला देवतांचे अर्चन होऊ लागले चातुर्वर्णे व्यवस्थित सुरू झाले त्रैलोक्य वैभव संपन्न झाले आणि विधा आनंद झाला अशा प्रकारे रुद्र अशा प्रसंगी रुद्र वसु आदित्य अश्विनी कुमार ऋषी गंधर्व आणि सर्पाधिपती यांना बरोबर घेऊन शोभा संपन्न व बेभाम न होणाऱ्या अशा चतुर्दौंत गजश्रेष्ठ ऐरावतावर आरोहण करून इंद्र त्रैलोक्यामध्ये संचार करू लागला तेव्हा कोणे एके समी समुद्राच्या काठी एका पर्वताच्या गुहेेत त्याची आणि विरोचन पुत्र बली यांची गाठ पडली व तो त्याचपाशी गेला राजा देवाधिपती इंद्र ऐरावतावर आरोहण करून व देवगणांना बरोबर घेऊन आला आहे असे पाहूनही त्याच्या ऐश्वर्यामध्ये बलीला वाईट वाटली नाही अर्थात क्लेशही झाले नाही तेव्हा बली निर्विकार स्थितीत निर्भयपणे आहे असे पाहून ऐरावतावर रूढ झालेला इंद्र त्याला म्हणाला हे दैत्या आपले ऐश्वर आमा शत्रूंच्या हाती गेलेले पाहून सुद्धा तुला क्लेश होत नाहीत याचे कारण काय तुझे शौर्य वृद्ध सेवा की तपाच्या योगाने घडलेला संस्कार हे विरोचन अशा रीतीने राहता येणे सर्वथै आहे तू आपल्या अत्यंत उत्कृष्ट अशा पदापासून भ्रष्ट झालेला आहेस व शत्रूंनी तुला आपल्या अंकित करून सोडले आहे अशा स्थितीत तुला शोक झाला पाहिजे असे असता तो होत नाही तेव्हा तू कशाचे अवलंब केलेले आहेस पूर्वी तू आपल्या जातीमध्ये श्रेष्ठ होतास व अद्वितीय असा सुखोपभोगही घेत होतास आता शत्रूंनी तुझे राज्य व संपत्ती ही हरण केली आहेत असे असताही तुला वाईट कसे वाटत नाही पितृपिता महादि क्रमाने प्राप्त झालेल्या राज्यपदावर तुझी सत्ता होती आणि आता शत्रूंने ते तुझे राज्य घेतले आहे हे पाहून देखील तुला शोक कसा होत नाही तुला वरुणाच्या पाशाने बद्ध करून व्रज्राचे प्रहार केले व तुझ्या स्त्रिया आणि धन हीही शत्रूने हरण केली तथापि तुला कष्ट कसे होत नाहीत तू संपत्ती आणि ऐश्वर यापासून भ्रष्ट झाला आहेस तथापि शोक करीत नाहीस अशा रीतीने पाहता येणे फार कठीण आहे त्रैलोक्यावर असलेले आपले राज्य नष्ट झाले म्हणजे जिवंत राहण्याचा तरी उत्साह कोणाला असणार आहे युधिष्ठिरा ही व अशाच प्रकारची दुसरीही वाक्ये इंद्राने अनादरपूर्वक उच्चारली तथापि गडबडून न जाता स्वस्थपणे ती ऐकून विरोचन पुत्र बली त्याला उत्तर देऊ लागला बली म्हणाला इंद्रा माझ्या पूर्णपणे माझा पूर्णपणे नि... पूर्ण निग्रह केलेला आहे अशा स्थितीत <coughs> या तुझ्या वल्गनांचा काय उपयोग हे पुरदैत्यनाशका तू वज्र उभारून उभा आहेस हे मी पाहत आहे तू पूर्वी अगदी निर्बल होतास पण तुला कशी वशी इंद्रपदाची प्राप्ती झाली असे असता अशा प्रकारची कठोर भाषणे तुझा वाचून दुसरा कोण करू शकणार आहे जो पुरुष अंगी सामर्थ्य असताही आपल्या तावडीत सापडून हस्तगत झालेल्या शत्रू शूर शत्रूवर दया करील तोच खरा पुरुष होय परस्परांशी झगडा करणाऱ्या पुरुषांमध्ये संग्राम सुरू झाला म्हणजे जय कोणाचा होईल याचा निश्चय नसतो एवढं मात्र खरे की एक विजयी व्हावयाचा व एक पराजय पावयाचा हे देवश्रेष्ठा मी सर्व प्राण्यांचा अधिपती जो बली ज्याला आपल्या सामर्थ्याने पराक्रम गाजवून पराजित केले असे तुला वाटावयाचे कारण नाही इंद्रा तुला अशी स्थिती प्राप्त झाली आहे ती काही तुझ्या कर्तव्यामुळे नव्हे अथवा मला जी अशी स्थिती आली आहे ती काही माझ्या कर्मामुळे नव्हे आज जी तुझी स्थिती आहे तीच पूर्वी माझी होती आणि आज जी माझी आहे तीच पुढे तुझी होणार आहे मी हे इंद्रपद संपादन रूपी दुष्कर कर्म केले आहे अशी घमेंड मारून तू माझा अपमान करू नको कारण सुख अथवा दुःख यांची प्राप्ती कालगतीनेच होत असते इंद्रा तुला देखील कालगतीनेच इंद्रपदाची प्राप्ती झालेली आहे की तुझा कर्तव्या नवे काल मिला संकटा लोटीत है और तुला ही कालच वर काढ़ आज तुझी स्थिती मला नहीं वो मजी ही स्थिती तुला नहीं माता पितरांची शुश्रूषा देवत अर्चन अथवा दुसर ही को आचरण हे का मनुष्या सुखा खरे साधन नव् कारण कालाने नियंत्रित केलेल्या मनुष्या संरक्षण विद्या तप बंधू अथवा मित्र यापैकी कोू शकत नहीं जी संकटे ओढ़वर जरी शेको प्रत्याघा के ज्ञाते सामर्थ्य न सेल तो मनुष्याला संकटां निवारण करता नहीं कालगति से आघात होनापू संरक्षण करता नहीं सारांश कालगति ने सर्व गोष्ट घड़नता इंद्रा तू स्वर्ता समझते है शोचनीय गोष है ज्यादा हातून क्रिया घड़ते तो करता मैं कार्य घा दुसरा कोता हा स्वतंत्र ज्यादा क्रिया घड़ी कड़ी घा असा दुसरा कोणीतरी काल आहे म्हणूनच ज्याच्याकडून क्रिया घडून येतात त्याच्या ठिकाणी त्या घडवून आणण्याचे सामर्थ्य नसते कालाच्या गतीने मी तुझा पराजय केला होता व कालगतीनेच तूही माझा पराजय केला आहेस मनुष्याच्या ठिकाणी गती असते परंतु काल हाच त्या गतीचा उपयोग करणारा असतो काल हाच लोकांकडून सर्व क्रिया घडवून आणीत असतो इंद्रा तुझी बुद्धी असंस्कृत आहे यामुळे तुला काल गतीचे ज्ञान नाही तू आपल्याच कर्माने श्रेष्ठत्व पावला आहेस असे समजून काही लोक तुझा बहुमान करीत आहेत पण वस्तुतः त्यात तुझ्या कर्माचा काही संबंध नाही लोकांची ही गती माहीत असल्यामुळे कालाचे कितीही आघात झाले म्हणून मदसारखा मनुष्य कसा कष्टी होणार ह तरी कसा आणि तो गड़बड़न तरी कसा जावा मजसारखा दुसरा ही को सर्वदा घेरले संकटी गाठ पड़ी मजे बुद्धि फुटुन गे नौके सारखी व तिला क्लेश भोगावे लगता इंद्रा मी तू अथवा जे को दुसरे ही देवाधिपति हो त्यांनी जो मार्ग आक्रमण करायचा पूर्वी शेकडो इंद्रांनी आक्रमण केलेला आक्रमण केलेलाच हवय इंद्रा तू आता अजिंक्य असून मोठ्या वैभवाने झळकतो आहेस तथापि ही दशा परिपक्व स्थितीत आली म्हणजे माझ्याप्रमाणे तुलाही काल हीनदशेला पोहोचवेल कालगतीने देवतांचे हजारो इंद्र आजवर होऊन गेलेले आहेत आता ही स्थिती प्राप्त झाल्यामुळे तू आपल्याला धन्य समजत आहेस आणि सर्व प्राण्यांचा उत्पादक जो ब्रह्मा त्याच्याप्रमाणेच स्वतला शाश्वत समजत आहेस पण तुला मिळालेले हे पद स्थिर नाही अविनाशी नाही वो याजवर कोणाचा अधिकारही नाही तुझी बुद्धी मूर्खपणाची आहे म्हणून हे माझे आहे असे तू समजत आहेस जे विश्वासास पात्र नाही त्याचवर तू विश्वास ठेवीत आहेस आणि जे स्थिर नाही त्याला तू स्थिर समजत आहेस पण याला तुझा तरी काय उपाय आहे कालाने पछाडलेल्या पुरुषाची स्थिती अशीच होते तू अज्ञानामुळे ही राज्यलक्ष्मी माझी आहे असे समजून तिच्या प्राप्तीची इच्छा करीत आहेस परंतु वस्तुत ती केव्हाही कायमची तुझी नव्हे माझी नव्हे आणि दुसऱ्याही कोणाची नव्हे इंद्रा इतर पुष्कळ लोकांना सोडून ही आता तुझकडे आली आहे पण ती चंचल असल्यामुळे काही कालपर्यंत तुझपाशी राहील व गाय गोठ्यातून सुटून दुसरीकडे जाते तशी पुढे ही दुसरीकडे जाईल इंद्रा पूर्वी जे अनेक राजे होऊन गेले त्यांची गणनाही करण्याविषयी मी असमर्थ आहे तसेच पुढेही तुझ्यापेक्षा अतिशय मोठे असे राजे होतील इंद्रा वृक्ष औषधी रत्ने प्राणी वने आणि खाणी याने युक्त असलेल्या या पृथ्वीचा ज्याने पूर्वी उपभोग घेतला ते काही आज अस्तित्वात नाही पृथू ऐल मय भीम नरक शंभर अश्वग्रीव पुलोमा अनेक ध्वज असलेला स्वरभानू प्रल्हाद नमुची दक्ष विप्रच्युती विरोचन लज्जा सुहोत्र, भूरिहा पुष्पवान, पुष्पवामोघास्त्रुषभ बाहु, कपिलाक्ष विपक बाण का शौद्र निति संकोच वरिताक्ष वराचि रुचिप्रभ, विश्वजित प्रतिप वृष्णाशु विषि मधु हिण्यकशपु जनुकुलोत्पन्न कैटम्म हे व याखेरीज दुसरेही अनेक दैत्य दान आणि राक्षस मागे अलीकडे व फार प्राचीन काळी होऊन गेलेले आहेत दैत्यांचे व दानवांचेही अनेक अधिपती आमच्या ऐकण्यात आहेत पूर्वी अनेक दैत्यश्रेष्ठ या पृथ्वीला सोडून गेलेले आहेत कालाचा तडाखा सर्वांनाच बसलेला आहे कारण कालाचे सामर्थ्य अमर्याद आहे इंद्रा तू एकट्यानेच शंभर यज्ञ केले आहे असे नाही तर पूर्वीच्या या सर्व राजांनी तितके यज्ञ केलेले आहेत हे सर्वच राजे धर्माविषयी तत्पर सदैव यज्ञ करणारे अंतरिक्षातून गमन करणारे शत्रूसमोर ठाकून संग्राम करणारे कवच धारण करणारे परिघांप्रमाणे विशाल व पुष्ट बाहू असलेले शेकडो मायांचे प्रयोग करणारे आणि वाटेल ते रूप धारण करू शकणारे होते संग्रामात गेल्यानंतर यापैकी कोणाचा पराजय झाल्याचे आमच्या ऐकण्यात नाही हे सर्व सत्यव्रतनिष्ठ स्वच्छंदपणे संचार करू शकणारे देवविषयक नियमांचे आचरण करणारे व बहुश्रुत असून सामर्थ्य संपन्न होते आणि म्हणूनच त्यांना सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त झाले होते तथापि त्या महात्म्यांना केव्हाही ऐश्वर मद झालेला नव्हता ते सर्व योग्यतेनुसार दान करीत असत त्यांना माछर्याचा गंधही नव्हता ते सर्व प्राण्यांशी सारख्याच प्रकारे वागत असत ते सर्व श्री शंकराचे भक्त असल्यामुळे पार्वतीला पुत्राप्रमाणे असत आणि ते प्रजेला आपली आपत्ते असेच समजत असत तथापि इंद्रा शत्रूंना ताप देणारे ते तेजाने दे देदिप्यमान आणि महाअबलाढ़ राजे काला धूलीस मिल प्रमाण इंद्रा तुलाही ही, ही पृथ्वी उपभोग घर जेवी पुनः सोड़ा लगे अपना शोक आवरुन धरता यने शक्य नहींष्ट अशा विषयोपोगा की इच्छा सोडुन देक्ष्मी मदा त्याग कर मे राजला तरी तुला शोक सहन करता शोक करण्याचा प्रसंग आला तरी तू शोक करू नको व हर्षाचा प्रसंग आला तरी हर्ष पाहू नको मागे अमुक केले आहे किंवा पुढे करीन असे मनात न आणता जे तत्कालिक असेल तेवढेच करीत जा इंद्रा मी सदैव आपल्या कार्यामध्ये दक्ष होतो तथापि जर मजवरही काळाने आळस न करता झडप घातली तर तो लवकरच तुझ्यावरही खास झडप घाली हे मी बोलतो याबद्दल तू क्षमा कर इंद्रा मला त्रास द्यावा या उद्देशानेच तू कठ बोलत आहेस आणि मला बद्ध केले म्हणून तू आपल्याला धन्य समजत आहेस कालाने प्रथम मजवर झडप घातली आणि नंतर तो तुझ्यामागून धावू लागला आहे इंद्रा कालाने पूर्वी माझा नाश केला म्हणूनच आता तुझ्या ह्या गर्जना चाललेल्या आहेत मी क्रुद्ध झालो म्हणजे सम्रांगणात माझ्यासमोर उभा राहण्याची कोणाची छाती आहे पण इंद्रा तूर्तकाल बलवत्तर आहे म्हणूनच तू माझ्यासमोर उभा आहेस मात्र जे युद्ध पुढे होणार त्यात तुला माझ्यासमोर उभे राता येणार नाही हे युद्ध लवकरच एक वर्षांनी होईल कारण माझे तेज भयंकर असून माझ्या कोणत्याही अवयवामध्ये स्वस्थता नाहीशी झालेली आहे सांप्रत सांप्रत मात्र मी इंद्रपदापासून भ्रष्ट झालो आहे व तू स्वर्गामध्ये इंद्र होऊन बसला आहेस हा मृत्युलो फार आश्चर्यमय आहे यामध्ये या कालगतीने तू उपास्य होऊन राहिलेला आहेस इंद्रा तू काय केलेस म्हणून आज इंद्र झालास आणि आम्ही तरी काय केले म्हणून इंद्रपदापासून भ्रष्ट झालो उत्पत्ती आणि विकार या सर्वांना कारण केवळ कालच आहे दुसरे काही नाही म्हणूनच नाश मरण ऐश्वर सुख दुःख प्रभुत्व आणि अप्रभुत्व ही जरी पूर्णपणे प्राप्त झाली तरी ज्ञानसंपन्न मनुष्याने त्याबद्दल आनंद मानू नये अथवा क्लेशही वाटू देऊ नये इंद्रा आम्ही कसे होतो हे तुलाच माहीत आहे आणि तू कसा होतास हेही मला माहीत आहे पण निर्लज्जा आता अशा तऱ्हेचा काळ आला म्हणून माझ्यापुढे कशाला वल्गना करतोस पूर्वी माझे शौर्य किती होते आणि मी संग्रामामध्ये किती पराक्रम गाजवीत होतो हे तुला अवगत आहे या माझ्या गोष्टी दृष्टांताला पुरेशा आहे पूर्वी इंद्रा आदित्य रुद्र साध्य आणि वसु यांना मी जिंकून सोडले होते इंद्रा तुला माहीतच आहे की पूर्वी देव देवदैत्यांच्या संग्रामामध्ये मी एकत्र जमलेल्या देवांचा वेगाने मोड केला होता तसेच ज्यावर अरण्ये व अरण्याचर प्राणी आहेत आणि ज्यांची शिखरे टाकीप्रमाणे कठीण आहेत असे पर्वत संग्रामामध्ये मी तुझ्या मस्तकावर फेकले फोडले यापेक्षा मी अधिक काय करू शकणार इंद्रा कालगतीचे अतिक्रमण करणे अशक्य आहे एका मुष्टीच्या प्रहारासरशी तुला ठार करून तुझ्या वज्राचे तुकडे करून टाकावे असे मला वाटत नाही असे नाही पण इंद्रा हा पराक्रमाचा काल नव्हे हा सहन करण्याचाच काल आहे म्हणूनच माझा पराक्रम तुला सहन करता येणे जरी अगदी अशक्य आहे तरीही मी तुझी कृत्ये सहनच करीत आहे पूर्वी माझी अशी स्थिती असता जेव्हा काल परिपक्व दशेस आला तेव्हा कालरूपी अग्नीने मला व्याप्त करून सोडले आणि मृत्यूच्या पाशाने मी बद्ध होऊन गेलो म्हणूनच तू माझ्या संबंधाने अशा वल्गना करीत आहेस ज्याप्रमाणे एखाद्या पशूला दोरीने बांधावे त्याप्रमाणे लोकांना टाळता येण्याला अशक्य असा कालरूपी हा भयंकर श्यामवर्ण पुरुष मला बद्ध करून राहिलेला आहे लाभ हानी सुख दुख उत्पत्ति नाश वध बंध आ मोक्ष या सर्वे कालगति में योग घड़तो, या गोष्टी का करता मी नहीं, नहीं। यांचा जो करता है ते सामर्थ्य सार्वकालिक का है काल हाच तो करता हुए, तो वृक्षा फलाप्रमा माला पक्व करीत इंद्रा जा गोष्टी करीत अस्ता एके वे कालगति ने सुखप्राप्ती होते दुसर वे दुख प्राप्ति होते हे कालज्ञान मनुष्य कालावड़ीत सापड़ तरी शोक कर इंद्रा मी ही शोक करीत नहीं शोकापासन काहाय्य होते अर्थी मनुष्य शोक करीत बसला तरी त्याच्या शोकामुळे काही दुःख कमी होत नाही त्यार्थी शोक करण्याचे काही सामर्थ्यजनकत्व नाही म्हणूनच इंद्रा मी आता शोक करीत नाही याप्रमाणे बलीने भाषण केले असता पाकशासन भगवान सहस्राक्ष इंद्र शांत होऊन म्हणाला बले मी हातात घेऊन उगारलेले वज्र आणि वर्णाचे पाश यांना पाहून कोणाची बुद्धी व्यथा पावणार नाही प्राणहारक मृत्यूचीही बोबडी वळेल पण तुझी बुद्धी तत्वदर्शिनी असून स्थिर आहे यामुळेच ती क्लेश पावत नाही हे सत्यप्राक्रमा तुझ्या ठिकाणी धैर्य आहे म्हणूनच तुला सांप्रत मुळीच क्लेश उत्पन्न होत नाहीत या जगताचे प्रयाण सारखे चालले आहे हे लक्षात घेतले म्हणजे कोणत्या प्राण्याला शरीरावर अथवा इतर वस्तूं पर विश्वास धैर्य हो रहा अविनाशी सदैव गतिशील गंभीर आणि भयंकर अशा कालरूपी अगनी मद्धे, हे विश्व पडलेले अग्निश्व पड़े मनते अशाश्वत ज्यादा काला स्पर्शला तड़ाख्यात सुटने का उपाय मनु नहीं मग कालाचा विपाक अनुभवीत असलेला प्राणी सूक्ष्म असो अथवा थोर असो ज्याच्यावर कोणाचाही अधिकार नाही व जो केव्हाही बेसावद नसतो ज्याच्या योगाने प्राणी सदैव परिणाम पावत असतात आणि जो केव्हाही परावृत्त होत नाही त्या कालाच्या तावडीत सापडलेला मनुष्य केव्हाही मुक्त होत नाही प्राणी बेसावध असले तरी काल सावधपणे त्याच्या संबंधाने जागृत असतो कितीही प्रयत्न केला तरी तो टळला आहे असे पूर्वी कधी कुणाच्या दृष्टोत्पत्तीस सालेले नाही हा काल म्हणजे सर्व प्राण्यांना सारखा लागू असलेला प्राचीनकाली शाश्वत असा एक कायदाच आहे तो कोणालाही टाळता यावयाचा नाही व त्याचा प्रतिकारही करता येणे शक्य नाही दिवस रात्र महिने क्षण का कला या सर्वांना व्याज पैदा करणाऱ्या सावकाराप्रमाणे कालच एकत्र जुळवीत असतो आज मी हे करीन उद्या मी ते करणार आहे असे बोलणाऱ्या मनुष्याला एखाद्या वृक्षाला घेऊन जाणाऱ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे काल अकस्मात घेऊन जातो अरे मी आत्ताच याला पाहिले होते आणि हा इतक्यातच कसा मरण पावला असे लोकांचे प्रलाप ऐकू येतात पण अशा प्रलाप करणाऱ्यांना सुद्धा काल ओढीतच असतो द्रव्य उपभोग्य वस्तू स्थाने आणि ऐश्वर या सर्वांचाही नाश होत असतो वो प्राण्यांचे जीवित काल येऊन घेऊन जातो भरभराटीच्या शेवटी अवनती आणि अस्तित्वाच्या शेवटी अभाव ही असावयाचीच सर्व नाशवंत आहे कायमचे असे काहीच नाही हे खरे आहे पण आसा निश्चय करता येणे कठीण आहे तथापि तुझ्या बुद्धीला तत्वाची ओळख पटली आहे म्हणूनच ती स्थिर आहे आणि तिला क्लेश नाहीत बलवत्तर काल लोकांना आक्रांत करून परिणामोन्मुख करू लागला म्हणजे आपण पूर्वी अमुक स्थितीत होतो हे मनात सुद्धा येत नाही तो आपणाहून मोठ्यांचा आणि लहानांचा तिरस्कार करीत असतो पण त्याला स्वता संबंधाचे ज्ञान नसते ईर्षा अभिमान लोभ, काम मोह, क्रोध भीती व अहंकार यामध्ये आसक्त होऊन राहिल्यामुळे लोक मूढ बनतात पण तू ज्ञानी व तपस्वी असून विद्वान आणि प्रत्येक वस्तूचे तत्व जाणणार आहेस यामुळे तुला काल हा करतला, मला, करतला, मला वत, करतला मला कवत अगदी स्पष्ट दिसत आहे कालगतीचे तत्व तुला चांगले माहीत आहे तू सर्व शास्त्रांमध्ये निश्नात आहेस विवेक करणाऱ्या मध्ये तुझे अंतकरण चतुर आहे आणि म्हणूनच तू ज्ञानी लोकांना स्पृहणीय झाला आहेस मला वाटते तू आपल्या बुद्धीने या सर्व लोकांचे आकलन केले आहेस तथापि तू कुठेही आसक्त झालेला नाहीस ठीकच आहे जो मुक्त असतो तो कुठेही संचार करू लागला तरी आसक्त होत नाही तू इंद्रियांचा जय केलेला आहेस म्हणूनच तुला रजोगुण अथवा तमोगुण यांचा स्पर्शही होत नाही प्रीती आणि संताप यांचा ज्याला संपर्क नाही अशा आत्म्याचे तू उपासना करीत आहेस तुझे अंतकरण शांत असून तू सर्व प्राण्यांचा मित्र आहेस आणि तू कोणाशीही वैर करीत नाहीस हे पाहून माझा ित्तु विषय दया उत्पन्न आता तुझा सारखानीपुरुषा बंधना घात करू इच्छित नहीं को घा धर्म है तुझाठिक दया है आता कालगति मुच तुलाधले वर्णाते पाच सुटी दैत्य श्रेष्ठा लोका जो तुझ संबंधा ने आदर है तुगा तुझे कल्याण हो बले ज्यावेळी सून आपल्या वृद्ध सासूकडून सेवा करून घेऊ लागेल पुत्र मोहाने आपल्या पित्याला कामावर पाठविल शूद्र ब्राह्मणाकडून पादप्रक्षालन करून घेऊ लागतील व निर्भयपणे ब्राह्मणाच्या मुलीशी विवाह करू लागतील जेव्हा पुरुष विजातीय स्त्रीचे ठाई वीर्यमोक्ष करतील जेव्हा काशाच्या भांड्यातून केर टाकला जाईल वाईट पात्रापासून प्रदान केले जाईल आणि जेव्हा चातुर्वर्ण्याच्या सर्व मर्यादा नष्ट होतील तेव्हा तुझा एक एक पाश नष्ट होईल आता आम्हापासून तुला भीती नाही तू आपल्या कालाची मार्ग प्रतीक्षा करीत रहा, सुखी राहो तुला पीडा अथवा रोग न होव आणि तुझ्या अंतकरणात स्वस्थता असू दे याप्रमाणे त्याच्याशी भाषण करून ऐरावतावर आरूढ झालेला भगवान इंद्र परत निघून गेला आणि सर्व दैत्यांचा जय करून त्याने त्रैलोक्याचे साम्राज्य संपादन केले व तो आनंदाने नांदू लागला तेव्हा सर्व चराचरांचा अधिपती अशा इंद्राची महर्षींनी सत्वर स्तुती केली अग्नियज्ञामध्ये होमद्रव्य धारण करू लागला व देवांनी अर्पण केलेले अमृतही त्यांचा अधिपती जो इंद्र त्याला मिळू लागले याप्रमाणे सर्वत्र वास्तव्य करणाऱ्या ब्राह्मण श्रेष्ठांनी स्तुती केल्यामुळे आनंदित झालेला व नष्ट होऊन अंतःकरण शांत झालेला तो दैदिप्यमान तेजस्वी इंद्र आपले वसतीस्थान जे स्वर्ग त्याची प्राप्ती झाल्यामुळे आनंदित झाला ओम तत्स